पुस्तक बहुरूप गांधी लेखिका अनु बंदोपाध्याय वाचक विद्या पाटील प्रकरण विसावे कैदी गांधीजींनी भारतीयांना बंडखोरी शिकवली असहकाराची चळवळ मोठ्या प्रमाणात सुरू केली त्यामुळे त्यांना वारंवार तुरुंगात जावं लागलं जेव्हा त्यांना अटक होत असे तेव्हा ते आपला गुन्हा मान्य करत आणि जास्तीत जास्त शिक्षेची मागणी करत दक्षिण आफ्रिकेत तरते आणि त्यांचे साथीदार यांच्यावरचे आरोप त्यांनी झालेल्या साक्षीदारामुळे सिद्ध झाले तेव्हा भारतीयांना तुरुंगात जाण्याचं भय होतं तुरुंगा जाण्याची होत। लाजही वाटे तुरुंगातल्या कष्टांची दास्ती होती गुन्हेगारांना देण्यात येणाऱ्या शिक्षा भयंकर वाटत गांधीजींनी ही सर्व भीती त्यांच्या मनातून काढून टाकली त्यांना अकरा वेळा तुरुंगवाद झाला एकदा तर चार दिवसात त्यांना तीनदा अटक झाली जर दिलेली सगळी शिक्षा त्यांनी भोगली असती तर ते अकरा वर्षे आणि एकोणीस दिवस तुरुंगात राहिले असते मधून त्यांची शिक्षेची मुदत कमी होईल त्यामुळे तिन सहा वर्ष दहा महिन्यातुरुंगात राहिले वयाच्या एकोणचाळीसाव्या वर्षी ते प्रथम तुरुंगात गेलशीच शवटी तुरुंगाच्या दरवाजातून बाहेर पडले तिथा तिपंचाहत्तर वर्षांच होत दक्षिण आफ्रिकत्त प्रथम गांधीजी तुरुंगात गल तिव्हा ते त्यांच्याबरोबर पाच सत्याग्रही होत त्यांनी तुरुंगातल्या वातावरणाबद्दल बऱ्याच भयानक गोष्टी ऐकल्या होत्या त्यामुळे तोड़ अस्वस्थ होत त्यांना वाटत होत राजकीय कैदी म्हणून वेगळी वागणूक देऊन आपल्याला वेगळं तर ठणार आपल्या सदून राम लहावं लागेल काय न्यायालयाच्या पिंजऱ्यात उभं राहताना त्यांना चमत्कारिक वाटलं कारण ते तिथे वकील म्हणून पूर्वी वारले होते त्यांना दोन महिन्याची साथी तुरुंगवासाची शिक्षा झाली न्यायालयातून त्यांना एका मोटारीतून गुपचुप तुरुंगात नेलं कारण न्यायालयासमोर बराच जनसमूह उभा होता त्याला टाळायचं होतं तुरुंगात पोचल्यावर त्यांना बोटाचे ठसे द्यावे लागले त्यांचं वजन करण्यात आलं त्यांचे कपडे काढून घेतले आणि त्यांना तुरुंगात अत्यंत घानडे कपडे घालायला दिले दर दोन तीन दिवसांनी त्यांच आणखी सदीदार तुरुंगात येत एका पंधरवाड्यात हा आकडा एकशे पन्नास झाला पन्नास लोकांसाठीच्या एका खोलीत त्यांना ठवण्यात आलं ना रात्री बाहेर झोपण्यासाठी तंबू ठोकल होत्रुंगाच निरीक्षक गव्हर्नर आणि वॉर्डर रोज चार किंवा पाच वेळा तुरुंगाची पाहणी करत गांधीजी आणि त्यांच्या साथीदारांना टोप्या हातात घेऊन रांगत उभारावं लाग त्यांनी काही शरीरिक्रम स्वच्छनिकरण्याची तयारी दाखवली पण त्याला परवानगी नव्हती तुरुंगातला आहार भारतीयांना मानवणारा नव्हता ना सकाळ संध्याकाळ त्यांना मिलीपॅप नावाचा पदार्थ मिळे मक्याच्या खेरीस हरका तो असे त्यात दूध साखर किंवा तूप नसे कैदी तो खाऊ शकत नसत काही वेळा संध्याकाळी उकडलेल्या शेंगा असत मिठाखिरीज इतर काहीही साखर मसाले असे काहीही खाण्याला परवानगी नव्हती युरोपीय कैद्यांना मांस पाव आणि भाज्या मिळत त्या भाज्यांची सालं इतर काही भाज्यांबरोबर शिजवून काळ्या कैद्यांना देत गांधीजींनी तुरुंगाच्या अधिकाऱ्यांना शंभर कैद्यांच्या सहीनं एक तक्रार लिहून पाठवली त्यांना सांगण्यात आलं हा भारत नाही हा तुरुंग आहे चौदार पदार्थ खाण्याची इथे परवानगी मिळणार नाही 15 दिवसात गांधीजींना भारतीयांसाठी तांदूळ पाव भाज्या आणि तूप मिळवण्यात यश आलं त्यांना स्वतःचा स्वयंपाक स्वतः करण्याचीही परवानगी मिळाली गांधीजी स्वयंपाकात मदत करत आणि रोज दोनदा वाढण्याचंही काम करत गांधीजीनं त्यांचे अनुयायी गांधी भाई म्हणत आणि चांगल्या खाण्याची मागणी न करता ती अर्धी कच्ची बिनसाखरेची मक्याची खीर ते खात असत तिसऱ्यांदा ते तुरुंगात गेले तेव्हा त्यांची जेवण्याची काही पंचायत झाली नाही ते फळांवर राहत आणि त्यांना पुरेशी केळी टोमॅटो आणि दाणे वगैरे सुकामेवा मिळे त्यांना तुरुंगातल्या शिस्तीचे काही नियम आवडले आणि सुटकेनंतरही त्यांनी चहा घेणं बंद केलं आणि सूर्यास्तापूर्वी जेवण घ्यायची सवय कायम ठेवली दक्षिण आफ्रिकेत आणखी दोनदा ते तुरुंगात गेले तेव्हा त्यांना बरेच कष्ट सहन करावे लागले त्यांना सक्त मजूरची शिक्षा झाली आणि न्यायालयात त्यांनी दहा वर्षे वकिली केली तिथून त्यांना बेड्या घालून नेण्यात आलं त्यांना देशी कायद्यासारखा का पोशाख दिला होता छोटी सैनिकी टोपी सईल सै जाडं वरड जाकीट त्यावर कैदी नंबर होता आणि रुंद बाणासारख्या खुना होत्या अर्धी विजार होती त्यावरही तशाच खुना होत्या जाड राखाडी रंगाचे मोजे होते आणि चांबड्याचे सँडल्स होते त्यांना आपल्या बिछाना डोक्यावर घेऊन भर पावसात सा फरलांग चालत जावं लागलं सर्वात भयानक निग्रो आणि चिनी कैद्यांबरोबर त्यांना ठेवण्यात आलं काही झुलू कैद्यांनी त्यांना शिव्या दिल्या आणि मारहाण केली शौचा जाण्यासाठी देखील तिथे आडोसा नव्हता त्याचं असभ्यपणे वागणं पाहून त्यांना भीती वाटायची त्यांना त्यांची भाषा समजत नसे लवकरच त्यांना अंधार कोठडीत टाकलं चार फूट घुडिले फूट असा तिचा आकार होता छताजवळ एक खिडकी हवेसाठी होती गांधीजींना त्यांचं जेवण बंद दारापाठीमागे उभं राहून घ्यावं लागेल रोज दोनदा त्यांना व्यायामासाठी बाहेर नेत भाताबरोबर तूप दिलं नाही याचा निषेध म्हणून त्यांनी 15 दिवस भात खाल्ला नाही ते दिवसभरात मिलीपॅपच्या एका जेवणावर राहत त्यानंतर त्यांना पाव आणि तूप द्यायला सुरुवात केली त्यांना नारळाच्या शेण्ड्यांची गादी एक छोटी लाकडी उशी दोन घोंगड्या आणि काही पुस्तकं दिली रोज त्यांना एक बादली पाणी मिळे कोठडीच्या एका कोपऱ्यात मलमूत्र विसर्जनासाठी एक बादली मोठ्या ट्रेमध्ये ठेवलेली असे कैद्यावर नजर ठेवण्यासाठी त्या अंधारात एक बारीकसा विजेचा दिवा लावलेला असे पण त्याचा प्रकाश इतका अपुरा असे की त्यात पुस्तक वाचणं शक्य होत नसे बदल म्हणून ते कोठडीत एरजारा घालू लागले तर पहारेकरी म्हणे असा चालू नकोस माझी जमीन खराब होते ही एवढी मुळाची जमीन डांबराची केलेली होती गांधीजींनी आंघोळीची परवानगी मागितली तेव्हा पहारेकऱ्यानं त्यांना कपडे काढून जायला सांगितलं गांधीजी तशा अवस्थेत एकशे पंचवीस फूट जाऊ शकले नाहीत नंतर कपडे स्नानगृहाच्या पडद्यावर टांगण्याची त्यांनी परवानगी मिळवली पण पर आंघोळ होण्यापूर्वीच त्यांना आदेश मिळाला सॅम बाहेरे जर सॅम झटकन बाहेर आला, आला नसता तर निगरून त्याला बडवून काढलं असतं दिवसाकाठी नऊ तास त्यांना काम करावं लागे सुद्र्यांचे खिसे कापणं फाटलेल्या पांगुड्यांचे तुकडे शिवणं किंवा लोखंडी दरवाजांना पॉलिश करणं अशी कामं असत दरवाजे आणि जमिनी तीन तास घासून झाल्यावर त्यांनी पाहिलं तर ते तसंच दिसत होत त्यांना सुचतागृहात स्वच्छ करण्याचीही आज्ञा मिळाली त्यांनी हे सगळे कष्ट हसदमुखाने झेलले पण जेव्हा ते त्यांच्या साथीदारांबरोबर राहू लागले तेव्हा त्यांची अवस्था पाहून त्यांना वाईट वाटलं काहीजण थकून जाऊन रडत होते काही, काही थकल्यांना बेशुद्ध पडत होते त्यांना त्यांच्या घरातून काढून इथे या प्रकारच्या त्रासात लाजीरवाड्या जगण्यात त्यांनी ओढून आणलं होतं त्याग आणि कष्ट सोसणं हा गुलामी नष्ट करण्याचा एकमेव मार्ग होता यावर त्यांचा दृढ विश्वास होता या विचारानं त्यांना मनाची शांती परत मिळाली सकाळी सहा वाजायच्या प्रातरविधी आंघोळ आटपावी लागे, सात वाजता काम सुरू होई आणि त्या सर्वांना नऊ तास काम करावं लागत गांधीजी एक मैल चालत जात आणि नंतर कठीण जमीन फोडायला सुरुवात करत त्यांचं वजन घटलं त्यांची पाट दुखू लागली तळ हातावरच्या फुडांमधून पाणी येत असे फावडं उचलायला त्यांना खूप त्रास होत असे क्षणभर विश्रांती घेतली तर लगेच पहारिकरी ओरडत असे काम चालू काम चालू गांधीजी त्याला म्हणाले त्यानं त्याची ते वागण्याची पद्धत बदलली नाही तर ते काम करना बंद करतील याचा त्याच्यावर परिणाम झाला आणि तो जरा मऊ बनला गांधीजी परमेश्वराची प्रार्थना करत माझा सन्मान राखण्यासाठी मला दिलेले सर्व काम करण्याची शक्ती मला दे जेव्हा गांधीजी भारतात हिज मॅजिस्टीज हॉटेलमध्ये राहिले होते सरकार त्यांचा सर्व खर्च करत होतं तरीही त्यांना स्वतःच्या देखभालीसाठी जास्त खर्च झालेला चालत नसे। एकदा त्यांनी तुरुंगाच्या अधिकाऱ्यांना सांगितलं की त्यांच्या खोलीतलं सर्व बैठकीचं सामान हलवावं जास्तीची भांडी कुंडीही ठ्वू नय ते लोखंडाची कॉट वापरत आणि थोडीशी भांडी असे सगळे खर्च भारताच्या गरीब मूग जनतेकडून वसूल कल्ल्या घरामधून होत असत हे त्यांना माहीत होत त्यांना शेवटी आगाखान पॅलेसमधे स्थानबद्ध केलं होतं तेव्हा तिणाल या प्रचंड राजवड्यात मला स्थानबद्ध केलं आह मोठमोठ पहारेकरी भोवत आली आह हा सगळा माझ्या मत सार्वजनिक निधीचा अपव्यय आहे। जेव्हा लोक भुकेने भूकेनिमरताय तेव्हा आपण असं वागणं हा मनुष्यकीरुद्ध क्लिअपराध आह भारतात गांधीवर जेव्हा पहिला खटला भरला गेला तो लक्षात ठोगा प्रसंग होता आपल्या आसनावर बसण्यापूर्वी इंग्रज न्यायाधीशांनी पिंजऱ्यात उभ्या असलख्खा दक्षी माणसाला मान झुकवून अभिवादन कल गांधीजींच्या बंडखोर कृतीमुळे त्यांनी गांधीजींना सहा वर्षाचा साधा तुरुंगवास दिला त्यांनी हे मान्य केले की राजकारणात ज्यांची मत तुमच्याशी जुळत नाही, तेही तुमच्याकडे आदर्शाचं पालन करणारी व्यक्ती उदात्त आणि साधुसंधासारखं जीवन जगणारी व्यक्ती म्हणून पाहतात गांधीजी म्हणाले भारतातल्या काही थोर देशभक्तांना याच कलमाखाली शिक्षा झाली होती मलाही त्याप्रमाणे शिक्षा होती आहे हेही माझे मी भाग्य समजतो मला माहीत आहे की मी आगीशी खेळत होतो पण यापुढे मी तेच करीन जेव्हा गांधीजी न्यायालयात आले तेव्हा आणि गेले तेव्हाही ही संबंध न्यायालय त्यांना अभिवादन करण्यासाठी उठून उभं राहिलं पोलिसांच्या तारा यंत्राच्या गुप्त भाषेत गांधीजींचा उल्लेख मुंबई राजकीय क्रमांक पन्नास असा करत बॅरिस्टरच्या यादीतून त्यांचं नाव काढून टाकलं होतं तुरुंगात त्यांची उंची आणि जन्मखुनांची नोंद केली गेली त्यांना एकट्याला स्वतंत्र कोठडीत ठेवलं गेलं त्यांच्या अंगावर छोट्या दोत्राखेरीज काही नव्हतं तरी त्यांची झडती घेतली गेली त्यांची पांघूणं तपासली गांधीजींनी याबद्दल तक्रार केली नाही पण त्यांच्या पाण्याच्या तांब्याला बुटानं स्पर्श केला तेव्हा मात्र त्यांनी निषेध केला कधी कधी या तुरुंगातल्या वागणुकीनं संतापून ते कोणालाही भेटत नसत किंवा पत्रही लिहित नसत गांधीजी तुरुंगातल्या कष्टांनी कधीही घाबरून जात नसत किंवा मनात कटुताई साठू देत नसत दरवेळी तुरुंगवास सोसून ते बाहेर आले की त्यांचं मन अधिकच समृद्ध आणि संतुलित झालेलं असे त्यांना तुरुंग म्हणजे विश्रांती वाटायची तिथे आपल्याला स्वतःला शिस्त लावण्याची संधी मिळते चांगल्या साथीदारांची उणीव चांगली पुस्तकं भरून काढतात असे ते म्हणत तुरुंगात त्यांना आनंदच वाटायचा त्यांना वाचन करायला आवडत असे पण तुरुंगाबाहेर असताना त्यांची असंख्य कामं चालू सा, आणि वाचायला वेळ मिळत नसे तुरुंगात मात्र अभ्यासासाठी त्यांनी वेगळा वेळ राखून ठेवलेला हो असे ते तुरुंगात उर्दू शिकले आणि त्यांनी संस्कृत तामिळ हिंदी गुजराती आणि इंग्रजी पुस्तकं वाचली दोन वर्षात त्यांनी मोठ्या लेखकांची एकशे पन्नास वाचली त्या धर्म साहित्य आणि सामाजिक शास्त्रासंबंधी पुस्तक होती गीता कुरान बायबल बौद्ध शीख पारसी धर्मावरची पुस्तकंही होती त्यांनी रामायण महाभारत उपनिषद मनुस्मृती आणि पतंजली योगदर्शनही वाचलं पासष्टव्या वर्षी त्यांनी एका कैदी मित्राकडून खगोलशास्त्रा शिकायला सुरुवात केली ताऱ्यांचा अभ्यास करण्यासाठी तुरुंगाच्या अधिकाऱ्यांकडून दुर्बीन मिळवण्यात त्यांना यश आलं तुरुंगातही गांधीजी नेमानं प्रार्थना करत दिवसाकाठी चार ते सहा तास सुतकताई करत आणि जलद चालण्याचा व्यायाम करत आगाखान पॅलेसमध्ये पंचहत्तराव्या वर्षी ते कस्तुरबांना आणि त्यांच्या भाजीच्या मुलीला भूगोल भूमिती इतिहास गुजराती व्याकरण आणि साहित्य शिकवत पूर्वी त्यांनी त्यांच्याबरोबर तुरुंगात असलेल्या चिनी कैद्याला इंग्रजी शिकवलं होतं आणि आयरिश तुरुंगाधिकाऱ्याला गुजराती शिकवलं होतं तुरुंगात असताना त्यांनी मुलांसाठी एक पाठ्यपुस्तक लिहिलं होतं आणि दक्षिण आफ्रिकेचा सत्याग्रहाचा इतिहास लिहिला उपनिषदातल्या रुचांचं त्यांनी भाषांतर केलं आणि एक संत कवीचा, काव्याचा इंग्रजीत अनुवाद केला हा अनुवाद पोयम्स फ्रॉम प्रिझन या नावानं प्रकाशित झाला तुरुंगातून त्यांनी शेकडो पत्र लिहिली त्यातल्या काही आश्रमातल्या सहकार्यांना होती तुरुंगातल्या अधिकाऱ्यांना गव्हर्नर व्हाईस आणि इंग्लंडच्या पंतप्रधानांनाही होती दर आठवड्याला आश्रमातल्या मुलांसाठी ते सुंदर पत्र, पत्र पाठवत जर तुम्ही पंकाशिवाय उडायला शिकलात तर तुमचे सगळे त्रास नाहीसे होणार मला पंख नाहीत तर मी मनातल्या मनात रोज उडत उडत तुमच्याकडे येतो ही काय छोटी विमला आणि हा बघा हरी गांधीजींनी तुरुंगातल्या शिस्तशी जुनाचे फायदे लिहून ठेवले आणि आदर्श कैदी वागायला कसा असावा तेही वर्णन लिहिलं सर्व कैद्यांनी त्यांना दिलेलं काम करावं मग ते कुठलं का आणि जोपर्यंत अनैतिक काही करायला लागत नाही तोवर तुरुंगाचे नियम पाळावेत अपमान झाला किंवा घाणेरडं अस्वच्छ अन्न तरच भूखळतळा करायचा नाहीतर उगाच करायचा नाही ते आणि त्यांचे सहकारी कधीच वाकून उभे राहत नसत आणि सरकार सलाम असंही कधी ओरडत नसत स्वराज्य ही तुरुंगाची व्यवस्था पाहावीच लागेल हे गांधीजींना मान्य होतं तुरुंगाची सुधारगृह आणि कार्यशाळा व्हाव्यात ही गांधीजींची इच्छा होती तात्पुरत्या वाट चुकलेल्या गुन्हेगारांसाठी तुरुंग हे विद्यालय व्हावं तुरुंगात असताना त्यांनी असं सुचवलं होतं की कैदी उत्पादक काम करून काही गोष्टी निर्माण करू शकतील आणि त्यातून तुरुंग स्वतःचा खर्च भागवू शकतील दुर्दैवानं तुरुंगाच्या अधिकारी वर्गानं एका कैद्याकडून आलेली ही सूचना म्हणून स्वीकारली नाही कधीकधी हा आदर्श कैदी अधिकाऱ्यांची पंचायत करत असेव्हा त्यांना पाव खाण्याची परवानगी मिळाली तेव्हा तो कापायला त्यांनी सुरी मागितली आणि भाजल्याशिवाय पाव खात नाही असं सांगितलं रोजच्या चालण्यासाठी त्यांनी जास्त जागा मागितली ते त्यांच्या सहकाऱ्यांच्या मुलांसारखी काळजी घेत कुणाला दमा असेल तर त्याच्यावर उपचार करण्याची जबाबदारी ते घेत ते कधी आजारांवर निसर्गोपचार करत तर कधी आयुर्वेदाची उपचार पद्धती वापरत त्यासाठी ते खास सोयीची मागणी करत त्यांच्या मागण्या पुऱ्या व्हाव्यात यासाठी ते अनेक दिवस उपोषण करत यातून त्यांची प्रकृती बिघडली तर अधिकारी त्यांना सोडून देत सरकारला जगप्रसिद्ध महात्म्याच्या प्रकृतीबद्दल कोणताही धोका पत्करायचा नव्हता एकदा जेव्हा त्यांना आंतरपुच्छाचा त्रास होऊ लागला तेव्हा सरकारनं त्यांची खूप काळजी घेतली आणि लगेच त्यांच्यावर शस्त्रक्रिया केली तुरुंगात ते, के तुरुंगा, ते दोनदा आजारी पडले गांधीजी नेहमी तुरुंगात जा तेव्हा त्यांचे मित्र नातेवाई बरोबर असत आगाखान पॅलेसमध्ये कस्तुरबा आणि त्यांचे सचिव महादेवभाई देसाई त्यांच्यासोबत होते ते दोघेही तिथे वारले आणि त्यांचा अंत्यविधी आगाखान पॅलेसच्या आवारातच झाला गांधीजी म्हणाले करेंगे या मरेंगे या मंत्राप्रमाणे ते दोघं जगले आपल्या जगण्यानं त्यांनी तो मंत्र सार्थ केला आणि स्वातंत्र्यदेवतेच्या वेदीवर त्यांनी स्वतःचे प्राण अर्पण केले ते अमर झाले आहेत